पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील भाग दुसरा प्रकरण तिसरे आकाश आकाश आकाशाचा ज्ञानपूर्वक उपयोग आपण फार कमी करतो त्याचे ज्ञानही आपल्याला फार कमी आहे आकाश म्हणजे अवकाश असे म्हणता येईल दिवसा ढगांची औरण नसेल अशावेळी आपण वर नजर केली म्हणजे अत्यंत स्वच्छ सुंदर निळसर रंगाचा जो घुमट दिसतो त्याला आपण आकाश या नावाने ओळखतो या घुमट्याला काही अंतच नाही ते जितके दूर तितकेच आपल्याला जवळ आहे आकाशाने जर आपण घेरलेले नसू तर गुनमरून जाऊ जेथे काही नाही ते ते आकाश आहे म्हणून आपण दूर दूर जो निळसरंग पाहतो तेच आकाश असे ते काही नाही आकाश आपल्यापासूनच सुरू होते नवे ते आपल्या आतही आहे पोकळ असेल ते सर्व आकाश असे काही म्हणता येणार नाही ही गोष्ट खरी की रिकामे दिसते ते हवेने भरलेले असते आपण हवा पाहू शकत नाही हे खरे पण हवेचे राहायचे ठिकाण कोणते ती आकाशातच विहार करते ना म्हणून आकाश आपल्याला सोडितच नाही हवेला पंपाने बहुतांशी बाहेर उडून घेता येते पण आकाशाला कोण खेचणार आकाश आपण भरून टाकतो खरे पण ते अनंत असल्यामुळे त्यात किती जरी देय असले तरी ते सर्व सांभाळून जातात या आकाशाची मदत आपल्याला आपले आरोग्य सांभाळण्यासाठी आणि गेलेले आरोग्य परत मिळण्यासाठी घ्यायची आहे हवेची जास्त जास्त गरज म्हणून ती सर्व व्यापक आहे पण ही इतर पदार्थांच्या तुलनेने सर्व व्यापक आहे स्वतंत्रपणे नव्हे भौतिकशास्त्र शिकविते की पृथ्वीपासून काही मैलानंतर हवा आडत नाही पृथ्वीवरील जीवासारखे जीव हवेच्या आवरणाच्या बाहेर असूच शकत नाही असे म्हणतात ते खरे असो अथवा नसो आपल्याला येथे फक्त इतके समजून घ्यायचे आहे की जसे आकाश येथे आहे तसे वातावरणाच्या बाहेरही आहे इतके सर्व व्यापक आहे शास्त्रज्ञ मग खुशाल सिद्ध करोत की या औरणाच्यावर ईश्वर नावाचा किंवा आणखी काही पदार्थ आहे तोही ज्याच्यात आहे ते आकाश म्हणून ईश्वराचे रस जर कळू शकले तर आकाशाचे कळेल असे म्हणता येईल असे हे महान तत्व आहे त्याचा अभ्यास आणि उपयोग जितक्या प्रमाणात आपल्याला करता येईल तितक्या प्रमाणात आपण जास्त आरोग्य संपन्न होऊ पहिला लढा हा की हे सुदूर व जवळचे तत्व आणि आपण यांच्यामध्ये कसलेही आवरण येऊ देता कामा नये म्हणजे घरादाराशिवाय किंवा वस्त्रांशिवाय जर आपल्याला त्या अनंताशी संबंध बांधता आला तर आपले शरीर बुद्धी आणि आत्मा पूर्णपणे आरोग्य संपन्न होईल या आदर्शाप्रत जरी आपण पोचलो नाही कोट्यावधीतून एखादाच जरी त्या कोटीला पोचत असला तरी हा आदर्श जाणणे समजून घेणे आणि त्याची कदर करणे आवश्यक आहे आणि तो आदर्श असेल तर त्या आपल्या प्रमाणात आपल्याला पोचता येईल तितक्या प्रमाणात आपण सुख शांती आणि संतोष प्राप्त करू हा आदर्श पराकाष्ठीने जर मला मांडायचा झाला तर मला सांगावे लागेल की आपल्याला शरीराचा अंतरसुद्धा नको म्हणजे शरीर राहो अथवा जाव त्यासंबंधी आपण तटस्थ राहावे अशा रीतीने जर आपण मनाला तयार करू शकलो तर शरीराला भोगाची वस्तू आपण कधी बनविणार नाही आपल्या शक्तीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे त्याचा सदुपयोग सेवेकरिता ईश्वराला ओळखण्याकरता त्याचे जग जाणण्याकरिता त्याच्याशी ऐक्य साधण्याकरता आपण करू या विचारसरणीप्रमाणे आपण घरदार वस्त्रे इत्यादीच्या उपयोगाच्या बाबतीत पुष्कळ अवकाश ठेवावा कित्येक घरात इतके सामानसुमान दिसून येते की माझ्यासारखा गरीब माणूस त्यात गुदमरून जायचा त्या वस्तूंचा उपयोग त्याला समजायचा नाही ही, ही सर्व धूळ आणि जंतू गोळा करण्याची ठिकाणी आहेत असे तो समजायचा येथे ज्या जागेत मी राहिलो तेथे हरवल्यासारखाच होतो इथल्या खुर्च्या कपाटे टेबल आरसे जणू मला खायला येतात इतली किंमत केवळ धूळच गोळा करतात ती सूक्ष्म जंतूंची घरेच बनली आहे एकदा एक जाजम झाडायला बाहेर काढले एका माणसाचे ते काम नव्हते सहा सात माणसे लागली त्यातून कमीत कमी दहा पाऊंड तरी धूळ निघालीच असेल जेव्हा ते परत पूर्वीच्या जागी अंतरले तेव्हा त्याचा ते स्पर्श नव्यासारखा वाटला आता हे जाजम नेहमी काढता येत नाही तसे काढले तर त्याचे आयुष्य कमी होईल आणि रोजचे श्रम वाढतील हा आपला माझा ताजा अनुभव सांगितला पण माझ्या जीवनात तर आकाशाशी मेळ बांधण्याकरता मी अनेक उपाधी कमी करून टाकले आहेत घराचा साधेपणा वस्त्राचा साधेपणा आणि राहणीचा साधेपणा एका शब्दात आणि आपल्या विषयाशी संबंधित अशा भाषेत सांगायचे तर मी उत्तरोत्तर मोकळेपणा वाढविला आकाशाबरोबरचा प्रत्यक्ष संबंध वाढविला आणि असंही म्हणता येईल की जस हा संबंध वाढत गेला तस तसे माझे आयुष्य वाढत गेले माझी शांती वाढली संतोष वाढला आणि धनेच्छा अगदी मंदावली ज्याने आकाशाशी संबंध जोडला त्याचे काहीच नाही आणि सर्व काही आहे अंत्यमनुष्य तेवढ्याचाच मालक होतो जेवढ्याचा तो रोज उपयोग करू शकतो व ते पचवू शकतो म्हणजेच ज्याच्या उपयोगाने तो, तो।, तो पुढे सरतो असे जर सर्वच वागतील तर या आकाशव्याप्ती जगात सर्वांगाचा स्थान राहील आणि कोठेही गर्दी होणार नाही याकरता मनुष्याचे झोपण्याच्या ठिकाण आकाशाच्या खाली असले पाहिजे दहीवर किंवा थंडी यापासून रक्षण करण्यापुरते आच्छादन खुशाळ ठेवावे एखाद्या छत्रीसारखे आच्छादन पावसाळ्यात ठेवावे हवे तर बाकी सर्व काळ त्याची छत्री म्हणजे अगणित नक्षत्रांनी जडलेले आकाश हीच असेल डोळे उघडले की क्षणाक्षणाला नवेनवे दृश्य तो पाहिजे एकसारखे पाऊन सुद्धा त्याला थकवा वाटणार नाही त्याचे डोळे दिपणार नाहीत निवतील ताऱ्यांच्या भव्य संघ सतत फिरत असलेल्या त्याला दिसेल जो मनुष्य त्यांच्याशी अनुसंधान साधून जोपी जाईल आणि त्यांना आपल्या हृदयाचे साक्षी करील तो कधीही अपवित्र विचारण्यात थारा देणार नाही आणि त्याला शांत निद्रा लावेल पण जसे आपल्या आजूबाजूला आकाश आहे तसेच ते आपल्या आतही आहे त्वचेला असलेल्या एकूण एक छिद्रात दोन छिद्राच्या जा मधल्या जागेत आकाश आहे हे आकाश अवकाश भरून टाकण्याचा आपण प्रयत्नही करू नये म्हणून जर आपण आपला आहार जितका आवश्यक तितकाच घेतला तर शरीरात मोकळेपणा आहे आपल्याकडून जास्त किंवा अयोग्य केव्हा कि खाल्ले गेले हे आपल्याला नेहमी कळते असे नाही म्हणून आठवड्याला पंधरवाड्याला किंवा सोयीचं होईल तसा उपवास केला तर समतोलपणा समता सांभाळता येईल पूर्ण उपवास करता आला नाही तर एका किंवा अधिक वेळचे खाणे सोडून दिल्याने सुद्धा फायदा होईल